नाम हे चिरंतन ना आहे त्याला समाप्ती नाही तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम ते घेतल्याने तो आपलासा होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो तुम्ही लोकांनी सेवा फार केली खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केलात आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही आपण जर काही अगदी क्षुल्लक मागितले तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे शुल्लक काय मागतात तर आता त्याच्या त्याच्याजवळ देवा माझे समाधान निरंतर टिकू दे आणि मी हा असा आहे यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही रामा मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन स्त्रियांनी एकच करावे पती देवा मानून देहाने त्याचे भावे आणि मनाने देवाचे भावे, प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कुठेही गुंतून राहू नये कोणत्याही उपाधीत सापडू नये उपाधीरहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधीरहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल तुम्ही अखंड नाम घेत रहा, दे तुम्हाला खात्रीने भेटेल याबद्दल शंका बाळगू नका परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्याही जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीवच राहणार नाही तो आनंदात राहील नामात शेवटचा श्वास जाण्याकरता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा